घर बदलून बघू एका गावात धनिराम नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता त्याच्या घराच्या डाव्या बाजूला एक लोहाराचं घर होते आणि उजल्या बाजूला राहत होता एक सुतार दिवसभर लोहाराच्या घरातून येणारा घनाचा आवाज ऐकून धनिरामचे कान किटले जायचे दुसऱ्या बाजूने सुताराच्या घरातून लाकूर कापणाचा आवाज धनीरामला याचा फारच त्रास व्हायचा आवाजानं त्याला काहीच सुचायचं नाही आणि धर झोपही यायची नाही काय बरं करावे धनीरामने बरेच दिवस विचार केला मग एक दिवस तन्ने लोहाराला आणि सुताराला बोलावून आणि सांगितलं तुमच्या घरातून इतका आवाज येतो की मला झोपसुद्धा येत नाही तुम्ही दोघांनी आपली घरं बदला पाहू त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन ठीक आहे आम्ही तसेच करू असं म्हणून दोघेही तिथून निघून गेले थोड्याच वेळात त्यांनी आपलं सामान गाडीत भरलं त्यांना तिथून निघालेलं पाहून धनीराम अगदी खुश झाला बरं झालं दोघांनी घरं रिकामी केली आता तरी मला चांगली झोप घेता येईल असा विचार करून तो झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी धनिरामच्या घराच्या डावीकरून आणि उजवीकडून परत तसेच आवाज यायला लागले धनीरामला काही समजेना त्यांनी आपल्या नोकरला काय चाललंय ते बघायला पाठवले परत येऊन नोकरानं सांगितले साहेब दोघांनी आपापली घरं बदलली आहेत लोहाराच्या घरात आता सुतार राहतोय आणि सुताराच्या घरात लोहार